स्कंधनव्हा अध्याय अकरावा गंगेचे महात्म्य श्री नारदमुनी म्हणाले हे वेद वेदवेत्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या नारायण मुने आपण सांगितलेले पृथ्वीचे आख्यान्य ऐकले आता हे ऋषी श्रेष्ठा त्या गंगेविषयी आपण मला निवेदन करा सरस्वतीच्या शापामुळे विष्णू स्वरूपा असूनही ती सुरेश्वरी भारतात कशी आली तिची प्रार्थना कुणी आणि कोणत्या युगात प्रथम केली तिला प्रेरणा कोणी दिली वगैरे संबंधी ऐकण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे हे श्रेष्ठा आपण माझी इच्छा पूर्ण करा नारायण मुनी म्हणाले हे नारदा सूर्य वंशात सागर नावाचा श्रेष्ठ राजा उत्पन्न झाला होता त्याला वैदर्भी आणि शैब्या या नावाच्या दोन भार्या होत्या शैब्याच्या पोटी असमंजा नावाचा सुंदर आणि कुलवृद्धी करणारा सर्वश्रेष्ठ असा पुत्र जन्माला आला वैदर्वीने पुत्रप्राप्तीसाठी शंकराची आराधना केली त्याच्या कृपा प्रसादाने तिलाही गर्भ राहिला शंभर वर्षे त्या स्थितीत गेल्यावर तिने एका मांसाच्या गोळ्याला जन्म दिला ते पाहून ती शंकराचे ध्यान करू लागली आणि ती सदैव मोठ रडू लागली तेव्हा शंकर द्विजरूप घेऊन तिच्या आला त्याने त्या मांसाच्या गोळ्याचे साठ हजार भाग केले ते सर्व पुत्ररूप झाले आणि सर्वजण अति बलाढ्य असे झाले त्यांची तेजस्वी होती, तेव्हा गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी असमंजा उग्रतप करू लागला एक लाख वर्ष तपश्चर्या केल्यावर तो मृत्यू पावला नंतर त्याचा पुत्र अंशुमान यानेही गंगेला आणण्यासाठी एक लाख वर्षे तपश्चर्या करून मृत्यू पावला पुढे अंशुमनचा पुत्र भगिरथ हा अत्यंत सद्गुणी बुद्धिमान आणि भगवत भक्त होता तो विष्णूचा एकनिष्ठ भक्त होता त्यामुळे तो मरण आणि जरारहित झाला त्याने हे गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी लाख वर्षे तप केले अखेर ग्रीष्मामध्ये असलेल्या सूर्याप्रमाणे कोटी इतकी तेजस्वी अंगकांती असलेल्या श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले ते द्विभुज मुरलीधर बालूपधारी गोपवेश धारण केलेले गोपाल सुंदरी रूप भक्तांचा अनुग्रह करणारे स्वच्छ परिपूर्ण केलेले मुनिवर्नी स्तवन केलेले निर्लेप साक्षीरूप निर्गुण आणि प्रकृतीच्या पलीकडे असलेले हसतमुख प्रसन्न चित्त भक्तानुग्रही अग्निवस्त्र परिधान केलेले रत्नालंकाराने विभूषी असे स्वरूप भगीरथाला दिसले तो अत्यंत आनंदित झाला त्याने भगवान श्रीकृष्णाला वारंवार वंदन केले त्याने मुक्तकंठाने त्याची स्तुती केली त्यामुळे भगवान प्रसन्न झाला आणि त्याला देवाने इष्टपुत्र प्राप्तीचा वर दिला भगवान गंगेला म्हणाले हे सुरेश्वरी तुला सरस्वतीचा शाप झाला आहे म्हणून तू सत्वर भारत जाऊन सागर उद्धार कर तुझ्या स्पर्शामुळे त्या सागरपुत्रांना पावित्र्य मिळून ते माझा लोकात पोहचतील ते नित्य तुझी माझी स्तुती गाणारे स्वानंद रूप पार्षद होतील कोटी जन्म घेऊन केलेली पापेही तुझ्या स्पर्शाने पावन होतील असे श्रुतीस सांगितले आहे त्या गंगादेवीला स्पर्श केल्याने अथवा तिचे दर्शन घेतल्याने दहा पुण्य मिळते इतर दिवशीही संकल्पाशिवाय तिचे स्नान केले तरी शंभर कोटी जन्मांचे पाप नाहीसे होते ब्रह्महत्येसारखी घोर पापेही तिच्या संकल्प स्नामुळे नष्ट होतील पुण्य दिवशी स्नान केल्यास केवढे प्रचंड पुण्य लागते हे वेदही सांगू शकत नाहीत हे ब्राह्मण श्रेष्ठा नारदा शास्त्राला अनुसरून हे वेद काही फल सांगत पण त्याचे पूर्ण फळ मात्र बुद्धीलाही अगम्य आहे ब्रह्मा विष्णू महेश वगैरे देवसुद्धा हे सांगण्यास असमर्थ आहे भगवान विष्णू गंगेला म्हणाले हे सुंदरी आता इतर दिवशी स्नानाचा संकल्प कसा करायचा ते ऐक ह्या स्नामुळे संकल्परहित स्नापेक्षा कितीतरी पटीने अधिक पुण्य मिळते अमावस्येलाही तेवढेच पुण्य प्राप्त होते दक्षिणायानात दुप्पट फळ मिळते उत्तरायणात दसपत मिळते चातुर्मासातील पौर्णिमेला स्नान घडल्यास अनंत पुण्य मिळतात तितकेच अक्षय नवमी मिळते ह्या दिवशी केलेले स्नान दान असंख्य पुणे मिळवून देणारे आहे सामान्य दिवशी केलेल्या स्नानापेक्षा दानापेक्षा शतपट अधिक फल मिळते मन्वंतराची आद्यस्ति तिथी मन्वंतराची आद्य तिथी युगा ही तिथी माघ शुक्लसप्तमी भीमाष्टमी अशोकाष्टमी रामनवमी इत्यादी तिथींना गंगा स्नान केले तर दुर्लभ पुण्य प्राप्त होते दशहरातील दशमी प्रमाणे फल मिळते वारुणीस नंद महावारुणीस त्यापेक्षा चौपट इतकी पुण्य लाभतेस त्याही पेक्षा चार पटीने अधिक पुण्य मिळते चंद्रग्रहणाचे वेळी स्नान केल्यास सामान्य दिवसापेक्षा कोटी पटीने अधिक पुण्य मिळते सूर्यग्रहणाच्या दिवशी त्यापेक्षा दसपट अधिक पुण्य लाभ होतो अर्धोदय कापेक्षा अधिक शंभरपट पुण्य मिळते असे भगवानाने गंगेला सांगितले त्यावेळी भगीरथ त्यांच्या पुढे नम्रतेने उभा होता तेव्हा भक्तीमुळे गंगा अगदी नम्र होऊन गेली होती ती सत्वर भगवान विष्णूला म्हणाली हे नाथ सरस्वतीचा शाप आणि आपली आज्ञा तसेच या राजेंद्राची तपश्चर्या यामुळे मी भारत गेले तर पापी लोक आपली सर्वच पापे मला अर्पण करतील मग हे देवेश्वरा मी स्वीकारलेली पापे कशामुळे नाश पावतील हे प्रभु मला त्या पापनाशासाठी उपाय सांगा तसेच भारत वर्षात मी किती काल रहावे मी पुन्हा आपल्या परमस्थानी केव्हा येणार हे देवेश्वरा आपण तर माझे मनोरथ जाणीतच आहात तेथे मला कोणता पती लाभणार हे आपण सांगा हे सर्व सर्वज्ञा हे अंतर्यामी हे सर्व विशेष ज्ञानावान विशेषत म्हणून हे, हे प्रभू पुन्हा विष्णुलोकी येण्याचा उपाय मला निवेदन करा श्री भगवान गंगेला उद्देशून उत्तरले हे सुरेश्वरी गंगे मी तुझे मनोरथ ओळखतो तुझा पती द्रवरूप असा लवणोद समुद्र असेल तो खाऱ्या पाण्याचा सागर आहे तो माझेच अंशरूपाने आहे तू लक्ष्मी रुपाने आहेस तेव्हा विरही स्त्री पुरुषांचा भूलोकी समागम होणे श्रेयस्कर आहे भारत वर्षात सरस्वती वगैरे अनेक नद्या असल्या तरी सागराशी तूच मुख्य होशी हे महादेवी आजपासून कलीची 5000 हजार वर्षे पर्यंत तू भारत लोकी वास्तव्य समुद्रासह तुला एकांत लाभून क्रीडा करता येईल हे देवी समुद्र रसिक श्रेष्ठ आणि तुरसिका आहेस भारत वर्षात राहणारे सर्व लोक या भगिरथाने केलेल्या स्तुती स्त्रांनी तुझे आराधना करतील कण्व शाखेत सांगितल्याप्रमाणे तुझे ध्यान आणि पूजन करतील त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभेल जो शंभर योजने दूर असूनही गंगा गंगा असे म्हणेल तोही सर्व पापांपासून मुक्त होईल आणि विष्णू लोकी प्राप्त होईल सर्वर्शाने तुला लीपे भुवनेश्वरी हजारों तुझे जरी पात साठलीश्वरी स्ना शुभे तू सरस्वती नद्यासह भक्त उपासक अधान हो जेथे भुवनेश्वरी कीर्तने होती तत्नीस तीर्थ हो किंचित पातकी क्षतील विष्णुलोकी त्यांचा कधीही नाश होणार नाही पुष्कळ पुण्य केलेल्या पुरुषाचे शव तुझ्या पात्रात टाकल्यास तो पुरुष वैकुंठास जाईल त्यांना अनेक प्रकारचे देह देऊन मी पुढे त्याला कर्माप्रमाणे भोग भोगविन हो त्यांना मी पार्शद करीन अज्ञानी पुरुष तुझ्या जलस्पर्शाने प्राण सोडतील तर त्यांनाही मी हा लोक देऊन पार्शद करीन तुझे नामस्मरण करीत कोणीही कुठेही प्राण सोडला तरी असंख्य प्रकृती प्रलय येईपर्यंत मी त्याला वैकुंठात ठेवीन शेवटी उत्तमोत्तम रत्ने आणि अलंकाराने युक्त होऊन तो गो जातील आणि ते खरोखरीच माझ्यासारखे होतील माझ्या मंत्राची उपासना करणारे नैवेद्य खाणारे जर तीर्थाचे स्थानी मृत्यू पावतील तर तेही वैकुंठ लोकी येतील त्यांना कोठेही मरण आले तरी ते मजप्रत येऊन मिळतील माझ्या भक्तांचे आप्तस्वकीय आहेत तेही रत्नवाहनात बसून सत्वर गोलोकी प्राप्त होतील हे साध्वी ज्ञानी ज्ञानाच्या योगाने जेथे माझे स्मरण करतात माझी भक्ती उत्तम प्रकारे करतात ते जीवनमुक्त होतात अशा प्रकारे गंगेला तिचे महात्म्य सांगून भगवान श्रीहरी भगिरथास म्हणाले हे राजा आता तू या गंगेची स्तुती कर तिचे यधी पूजन कर भगिरथाने अत्यंत एकाग्र चित्ताने गंगेची स्तुती केली आणि दृढ भावाने तिचे पूजन केले कौथुभ शाखेत सांगितलेल्या ध्यानाप्रमाणे आणि स्तोत्रांनी त्याने वारंवार तिचे स्तवन केले तसेच स्तोत्रे गाऊन त्यांनी श्रीकृष्णाला प्रणाम केला आणि गंगेलाही त्याने नमस्कार केला तेव्हा तो भगवान गुप्त झाला नारदानी श्री नारायण मुनीना विचारले हे वेदांत श्रेष्ठा राजाने त्या गंगेची कोणत्या स्त्रोत्राने केली तिचे पूजन कसे केले श्री नारायण मुनी उत्तरले हे नारदा स्नादी नित्यकर्मे आटोपून त्याने धूतवस्त्र परिधान केले अत्यंत भक्तियुक्त मनाने त्याने सहा देवांची पूजा केली गणेश सूर्य अग्निहोत्रातील अग्नी विष्णू शिव आणि देवी या सहा देवांची यथाविधी पूजा केली विघ्नांचा नाश व्हावा म्हणून गणेशाची आराधना केली आरोग्यासाठी सूर्याची शुद्धीसाठी अग्नीची संपत्ती करता विष्णूची पूजा करतात ज्ञानाचा ईश्वर म्हणून शंकर पुजावा मुक्ती आणि सिद्धी प्राप्त होण्यासाठी देवीची पूजा करावी अथा योग्य दैवतानी पूजा के लिए कल्याण होते प्रकार विधिपूर्वक पूजा न के कल्याण होते अध्याय अकरावा समाप्त